लोभात हरवल सत्य एका की अंतर्मुख करनी गोष्ट प्रियवाचक हो मना कोपरून प्रेमाने तुम्हाला तुम्हारा हृदयस्पर्शी कथेत स्वागत आज मी तुम्हाला एका अशा जंगलकथे प्रवास घेवन जाए जिथे लोभ अंधत्व पश्चात्तापमलाये छोटाशा कोल्हत अपन बगू कसा थोड़े अजुन मिलालस्तर ने सर्व का संपल हि फाण्ची गोष नहीं तो आप प्रत्येका मनात दड़ले लोभा की कहानी है जी कधी आपल्यालाच आपल्या सुखापासून दूर नेत असते या कथेत आहे भावनांचा ओलावा जीवनाचा बोध आणि मनाला हलवणारा शेवट चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एका अशा गोष्टीकडे जी आपल्याला कायमचा धडा देऊन जाईल जंगलातली सुरुवात घनदाट जंगलात सकाळचा सुरेख सूर्यकिरण पसरला होता पक्ष्यांची किलबिल झाडांच्या पानांमधून झिरपणारा प्रकाश सगळं काही स्वप्नवत वाटत होतं त्यावेळी एक शिकारी आपल्या धनुष्यबाणासह जंगलात शिकार शोधत फिरत होता त्याच्या मनात विचार होता आज काहीतरी मोठी शिकार मिळालीच पाहिजे बायको आणि मुलं दोन दिवसांपासून मांसाची वाट बघतायत रानडुक्कराचा हल्ला थोड्याच वेळात त्याला एक जाडजूड रानडुक्कर दिसलं शिकाऱ्याच्या डोळ्यांत चमक आली त्याने काळजीपूर्वक धनुष्य उचललं आणि लक्ष ठोकलं बाण उडला पण निशाणा थोडा चुकला बाण रानडुक्कराच्या पायाला लागला वेदनेने वेडा झालेला रानडुक्कर जोरात गुरगुरला आणि शिकाऱ्यावर झेपावला क्षणभरात दोघेही जमिनीवर कोसळले शिकारी जखमी आणि रानडुक्करही रक्तबंबाळ जंगल पुन्हा शांत झालं पण ती शांतता काहीतरी सांगत होती लपलेला लोभ काही वेळानंतर एक कोल्हा तिथून जात होता खूप दिवसांपासून उपाशी त्याच्या पोटात कुरकुर -कुर होत होती त्याने दूरवर पाहिलं आणि दोघं शिकारी आणि रानडुक्कर जमिनीवर पडलेले दिसले त्याच्या डोळ्यांत चमक आली अरे वा आज तर भाग्य उजडलं तो मनात म्हणाला पण मग त्याच्या डोळ्यांत लोभाची सावली उतरली हे दोघंही माझेच मांस रक्त सगळं माझं त्याला वाटलं जर थोडं थांबलो तर इतर प्राणी येतील म्हणून त्याने ठरवलं मी आधी थोडं काहीतरी खाऊन घेतो मूर्खपणाची सुरुवात त्याच्या नजरेत शिकाऱ्याचं धनुष्या आलं त्याला वाटलं हे पण काहीतरी खाण्याजोगं असेल त्याने ते उचललं आणि त्यावर चावायला सुरुवात केली पहिला चावा काहीच नाही दुसरा चावा तोंडात वेदना पण लोभाने त्याचं डोकं फिरवलं होतं अजून थोडं खाऊन बघतो असं म्हणत तो पुन्हा चावू लागला आणि पुढच्याच क्षणी धनुष्याचा ताण सुटला लोखंडी तार त्याच्या तोंडात जोरात बसली कोल्हा ओरडला असं आणि जमिनीवर कोसळला त्याच्या ओठांतून रक्त वाहू लागलं श्वासांत दडलेलं सत्य त्या क्षणी त्याला जाणवलं मी आधी जेवण शोधत होतो पण आता स्वतःच शिकार झालो आकाशातला चंद्र ढगानाड गेला आणि जंगल पुन्हा शांत झालं ती रात्र कोल्ह्यासाठी शेवटची ठरली शिकारी रानडुक्कर आणि कोल्हा तिघंही तिथे पडलेले आपल्या आपल्या नियतीने हरलेले लोभाचं शेवट दुःखात ही कथा फक्त एका कोल्ह्याची नाही तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची आहे आपणही कधीकधी इतके लोभी होतो की चांगलं वाईट ओळखायचं भान हरवतो लोभ माणसाला बुद्धिहीन बनवतो आणि शेवटी त्याचं सर्व काही हिरावून घेतो बोध जे आपलं आहे ते पुरेसं असतं जास्तीचा लोभ शेवटी विनाशच देतो मनाला भिडलेला विचार जंगल शांत आहे पण त्या शांततेत आजही एक आवाज घुमतो त्या कोल्ह्याचा जो म्हणत होता थोडं अजून मिळालं असतं तर पण थोडं अजून ह्याच विचारानेच त्याचं सर्व संपलं ही गोष्ट आपल्याला शिकवते की लोभ म्हणजे अंधार आणि समाधान म्हणजे प्रकाश जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर शेअर करा कारण कधीकधी एक छोटी गोष्ट आयुष्याचा मोठा धडा शिकवते एफ एक्यू एक ही गोष्ट कोणत्या विषयावर आधारित आहे ही गोष्ट लोभ आणि त्याच्या परिणामावर आधारित आहे लोभामुळे कोल्ह्याचं नुकसान होतं आणि त्यातून आपल्याला बोध मिळतो की समाधानातच खरा आनंद असतो दोन या कथेतील मुख्य पात्र कोणती आहेत या कथेतील तीन मुख्य पात्र आहेत शिकारी रानडुक्कर आणि कोल्हा तीन कोल्ह्याने काय चूक केली कोल्ह्याने लोभाने अंधवून शिकाऱ्याचं धनुष्य चावायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्याच्या तोंडात तार घुसली चार या गोष्टीचा मुख्य बोध काय आहे या गोष्टीचा मुख्य बोध म्हणजे लोभाचा शेवट नेहमी दुःखातच होतो 5, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते ती शिकवते की जे आपल्याकडे आहे ते पुरेसा आहे जास्तीचा लोभ शेवटी विनाशच आणतो